वाल्मिकी रामायण पार्ड सर्गनव्वा पुत्रासाठी यज्ञ हे राजाचे वचन ऐकून सुत राजाला एकांतात म्हणाला पूर्वी मी पुराणात ऐकलेले वृत्त सांगतो ते ऐका ऋत्विजाने तुम्हाला ते सांगितले ते हे राजन पूर्वीच्या इतिहासात भगवान सनतकुमाराने पूर्वी, सनत पूर्वी तुम्हाला पुत्र कसा होईल यासंबंधी ऋषींच्या पुढे जी कथा सांगितली होती त्यातून मी ऐकले आहे काश्यपाचा विभांडक म्हणून प्रसिद्ध पुत्र आहे त्याला ऋषशृंग रामाचा ख्यातनाम पुत्र होईल तो सतत वनातच वाढलेला असल्यामुळे वनचरच राहील पित्याच्या आज्ञेत नित्य वागत असल्यामुळे त्या विप्राला दुसरे काही माहीत असणार नाही तो दोन्ही प्रकाराने मुंज होऊन आणि दुसरे स्त्री समागमाचा अभाव होऊन ब्रह्मचर्य असेल हे लोकांनाही माहीत असेल आणि ब्राह्मणही सांगतील असा तो अग्नीची आणि यशोवान पित्याची सेवा करीता राहत असता बराच काळ जाईल याच काळात रोमपाल नावाचा प्रतापी विख्यात बरशाली राजा अंग देशात राज्य करीत असेल त्या राजाच्या हातून कर्तव्यच्युती झाल्याने अत्यंत दारुण भयंकर असा दुष्काळ पडेल त्या दुष्काळाने दुःखित होऊन राजा वेद पारंगत ब्राह्मणांना बोलवून म्हणेल आपण सर्व वेदानुसार वागणारे वेदोक्त कर्म करणारे लोकव्यवहार जाणणारे आहात आपण मला कोणते प्रायश्चित्य योग्य होईल ते सांगा राजाने असे विचारलं ते सर्वश्रेष्ठ वेदांनी ब्राह्मण सांगतील विभांडकाच्या मुलाला काहीही उपाय करून इकडे घेऊ नये त्या ऋषशृंगाला इकडे आणून त्या वेदपारंग विभांडक ब्राह्मणाला तू आपली कन्या शांता विधीपूर्वक दे ते ऐकून कोणत्या उपायाने त्या वीर्यवान ऋषीपुत्राला इकडे आणता येईल याचा राजा विचार करू लागेल मग एक विचार ठरून पुरोहितताचा व अमात्यांचा सत्कार करून त्यांना पाठवून देईल परंतु ते राजाचे वचन ऐकून खिन्न होऊन खाली मान घालू आम्ही जाणार नाही ऋषींची आम्हाला भीती वाटते अशी राजाची गयावया करते त्या योग्य ते उपाय लक्षात आणून ते राजाला सांगतील आणि म्हणतील या उपायात दोष नाही असे म्हणतील तर आम्ही त्या विप्राला घेऊन अंगराजाने संमती दिल्यावर वेशांच्या कर्वी पुत्राला ते अंती, मग देव पर्जनवृष्टी करीन आणि शांता त्याला देण्यात तो जावई ऋषशृंग तुम्हाला पुत्र होण्याची व्यवस्था करी हे जे सनत कुमारने सांगितले होते ते मी तुम्हाला सांगितले ते ऐकून आनंदित झालेल्या दशरथ सुमंत्राला म्हणाला ऋषीशृंगाला कोणत्या उपायाने त्याने आणले ते मला सांगा बालकांडाचा नववा सर्ग म्हणू